पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली वाचणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण अकरावे स्वतः सुधारल्याशिवाय तुम्ही इतरांना काय शिकवणार अस्पृश्य विद्यार्थी मुंबई संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे रोजी विद्यार्थ्यांना केलेला उपदेश जनता दिनांक सतरा बारा एकोणीशे आज तुम्ही मुंबईमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्याचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते सर्व परिणयशस्वी झाले आहे या कार्यक्रमाबद्दल तुमचेच ज्या विद्यार्थ्यांनी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही मी सांगू इच्छितो की आजच्या प्रसंगी हजर राहता याबद्दल मला आनंद व धन्यता वाटते अशा प्रकारची संमेलने फार होतात त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आला की मी नेहमी पाहतो त्याने भाषण केले की त्यात विद्यार्थ्यांना टोमना मारलेला असतो तुम्ही शिकून काय करणार सरकारी नोकरी त्यांना देश सेवा करण्याचाही से उपदेश करण्यात येतो पण यात काही हाशील नाही विद्यार्थ्यांसंबंधी मी जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो की हा उपदेश खोटा आहे आणि मी तसाच उपदेश करणार नाही विद्यार्थ्यांनी शिकून नोकरी केली तर त्यात काय पाप त्याला आयुष्य आहे त्याला भावना आहेत प्रत्येक मनुष्याचे अंतिम ध्येय काय आहे आप आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा परिपोष होऊन त्यास गोड फळे यावीत हेच ध्येय आहे म्हणून मी तुम्हाला तो उपदेश करीत नाही म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा मला असा अनुभव आला आहे की सरकारी नोकरीत एका जातीचा मगतास होऊन बसला आहे कलेक्टर ऑफिसात किंवा इतर प्रत्येक ऑफिसात एका जातीची माणसे आहेत पुष्कळ माणसे सांगतात तुम्ही नोकरीसाठी का मांडता लायकी असली की नोकरी मिळते त्यात जातीचा कशाला प्रश्न परंतु आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास नोकरी केल्यावर काय फायदा आहे असे विचारणे मूर्खपणाचे आहे या देशात जातीभेदाचे प्रस्त फार आहे आज ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याच हाती खरी सत्ता आहे तो तिचा सद्भावनेने उपयोग न करता आपल्याच पोळीवर तू पोडून घेतो नोकरीमुळे पगार हातात येतो ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाही जो समाज अधिकाराच्या जागेवर नाही त्याची ऊर्जितावस्था होणार नाही ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत गुंतलेला आहे त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा पिछा पुरविल्यामुळे समाजाची उन्नती होईल याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न करा शिकलेल्या माणसात काही दोर असतात शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे लागणे हा दोष नव्हे ते दोष व ते अवगुण तुमच्या अंगात चिरणार नाही त्याची खबरदारी घ्या पहिली गोष्ट शिक्षण पुरे झाल्यावर मनुष्य स्वतःचे हित पाहतो समाजाचे पाहत नाही तो आपल्या बायकापोरांची व स्वतःच्या हिताचीच काळजी घेतो मॅझिनी म्हणतो की लोकात पारतंत्र्य पसरते, मानसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते आपले कर्तव्य कोणते याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसांचा दोष आहे मला खद् वाटतो की शिकलेल्या मनुष्याला पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग साफ सुटतो विद्येचे महत्व खुंडले जाते मी प्रवास करीत असता मनजवळ नेहमी चार पुस्तके वर्तमानपत्र असतात परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके व वर्तमानपत्र यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात मनुष्य बीए झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय बीए किंवा एमए झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले ही भावना चुकीची आहे अगस्ती मुनी ज्याप्रमाणे समुद्रप्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटतं बडोदे संस्थानात एक गृहस्थ होता तो बीए झाला होता महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती त्यावेळी बडोदे संस्थानचे दफ्तर गुजरातीतून चालत असे इंग्रजीतून चालत नसे मनुष्य फार कधी चुकून देखील टाईम्स वाचत नसे याचा परिणाम असा झाला की काही वर्षानंतर त्यास एबीसीची देखील ओळख राहिली नाही हे अगदी सत्य आहे माझा सुद्धा असाच अनुभव आहे पीएचडी ही पदवी मिळण्याकरिता फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे त्यावेळी त्या अवगत होत्या परंतु आता त्या भाषांचा व्यासंग नसल्यामुळे त्या भाषातून बोलणे मला कठीण जाते अलिकडे मी फ्रान्स व जर्मनीत जेव्हा गेलो तेव्हा त्या ते भाषातून बोलण्यास मला त्रास पडू लागला म्हणून विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे त्याप्रमाणे माणूस एकदा दारू प्यास लागल्यावर तो ती जन्मभर पीत राहतो त्याचप्रमाणे विद्याचरांच्या बाबतीत झाले पाहिजे विद्येची घडीघुडी कोणाला लागली परीक्षेनंतर जो आपली पुस्तके नळ बाजारात विकतो त्याला बायकोपेक्षा पोरापेक्षा ज्याची सविद्यवर जास्त प्रेम आहे त्यालाच विद्येची गोळी लागली असे मी म्हणेन माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जप्ती आली व बेलिफाणी जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर मी त्याला गोळी घालून जागच्या जागी ठार करीन मी तरी पाहतो तुम्हाला शिकलेल्या मुलात सौंदर्याची गोळी दिसते लग्नात मुलगी सुंदर आहे काय ती आपणास पसंत आहे काय वगैरे गोष्टी पाहता पण तो चक्क मुलींना द्या बऱ्या सुंदर स्त्रियांना कुरुप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पाहिल्या आहेत या देशाचा मला कंटाळा आलेला आहे परंतु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे म्हणून मला येथे राणे भाग पडले यातील धर्म सामाजिक रचना सुधारणा व संस्कृती याचा मला फारच कंटाळा आलेला आहे येथील कोट्याधीश मरुड्यांच्या घरात काय दिसेल त्यांच्या घरात स्टॅच्यू फर्निचर पेंटिंग व पुस्तके यापैकी एकही वस्तू दिसणार नाही हीच गोष्ट ब्राह्मणांची एकादा ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यावर तो आपल्या बायको एखादी सोन्याची पुतळी करण्याच्या गडतडीत असतो कारण सोने संकट उपयोगी पडते ना जगता फक्त जगणे हेच जर ध्येय असेल तर पशु आणि माणूस यात फरक काय मनुष्य सौंदर्याची साठवण करू शकतो पशुला ते करता येत नाही नुसती कॉलर ताट करून आणि नेकटाय बांधून सौंदर्य वाढत नाही आतापर्यंत दहा अकरा वेळा विलायतेला गेलो माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेस आले होते त्यांना आता मी पाहतो तो काय वर्णाश्रम धर्म मान्य त्यांच्यावर काही एक परिणाम झालेला आढळत नाही काय त्यांचा जन्म हिंदू धर्मातील काही एक परिणाम झालेला आढळत नाही काय त्यांचा जन्म हिंदू धर्मातील सर्व घाण त्यांना मान्य तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात अत्यंत घानेड्या पाण्यात अत्राचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे तुमच्या आईबापांना शिक्षण नाही अठरा विश्रेव्य दारिद्र्य तेव्हा हा साफ करणे हे तुमचे कर्तव्य आहे बायबलात मी वाचले आहे की मिठच राहणी झाले तर बाकी पदार्थांना चव कशी येणार कोणतेही कार्य करण्याकरता आपले अंगचे गुण स्थिरावले पाहिजेत आणि ते स्थिरावण्याकरता निदान एक पिढीतरी लोटली पाहिजे स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकवणार सुधारणेचे मूळ वंश परंपरागत रुतले गेले पाहिजे तुमच्यात या गुणांचा जर भाव असेल तर आटोकाट प्रयत्नांनी ते मिळवा तुमच्यापैकी बहुतेक अविवाहित असतील तर कित्येकांची लग्न झालेली असतील पण लग्नानंतर तुम्ही काय करणार आहात याबाबतीत तुम्हावर फार मोठी जबाबदार आहे मी तुमच्या वडलांचे उदाहरण न घेता माझ्याच वडिलांचे उदाहरण घेतो त्यांना एकंदर चौदा मुले आणि त्यातले मी चौदावे रत्न परंतु मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना माझी काय दशा होती माझ्या पायात वाहना नव्हत्या अंगात मांजरपाटाचे शर्ट आणि वडिलांचे फाटके कोट तुम्ही एल्फिन्स्टन कॉलेजात गेलात म्हणजे तुम्हाला तिथले मल्लार साहेबांशी तसबीर दिसेल त्यांनी मला शेवटच्या दोन वर्षात शर्ट पुरविले मी विचार करीत आहे माझ्या वडिलांना चौदाऐवजी चार मुले असती तर माझी किती चंग झाली असती माझ्या या दुःखाला माझे वडीलच कारणीभूत होते एकदा मी कॉलेजमध्ये जात असता रेल्वेचा पास घरी विसरलो आणि त्याच दिवशी पाचची तपासणी होती तिकीट घेणाऱ्या मास्तरने मला अडविले जवळ तळ नव्हती चार वाजेपर्यंत चर्चगेटच्या चर्च स्टेशनवर बसून राहिलो होतो नंतर कैकीनी नावाच्या माझ्या वर्गातील विद्यार्थी तेथे ते ते आला त्यांनी विचारले काय रे तेथे का बसलात मी त्याला सर्व हकीकत सांगितली त्याने चार आणि भरून माझी सुटका करून घेतली त्याच्याच पैशाने तिकीट काढून त्याने मला घरी पाठवून दिले तेव्हा याबाबतीत मी माझ्या वडिलांना दोष देतो कारण त्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही वडिलांचे चुकत असताना त्यांनाही सांगणे गैर आहे मला असे वाटत नाही तुमच्यावर आता जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्त्रियांवर पण आहे मी बोलतो ते केवळ पुरुषांकरता नव्हे स्त्रियांनी सुद्धा याची जबाबदारी ओळखली पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही नोकरीवर जाल मला वाटते तुम्हापैकी बहुते कारकुनच होतील तर काहीतरी पन्नास साठ रुपये पगार तुम्ही मिळेल आणि त्या तुम्हाला जर चौदा पोरे झाली तर त्या पोरांचे काय होणार त्यांची जबाबदारी समजावं टाकणार हो याचा तुम्ही चांगला विचार करा तुम्ही संन्यास हसू घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही तो कोणी घेतला तर फार चांगले हसू नका ही फार महत्वाची गोष्ट आहे मला पाच मुले झाली त्यापैकी चार मेली याबद्दल मला वाईट वाटत नाही तर उलट आनंदच वाटतो ही मुले जगली असती तर त्याचे शिक्षण खाणे राहणे याचा बोजा माझ्यावर पडला असता व ते मला फार त्रासाचे झाले असते मला एकच मुलगा आहे माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे त्याच्या एक शताब्दरी जबाबदारी तुम्ही आपल्या मुलाबद्दल दाखविली तर फार उत्तम ही समाजाच्या कल्याणाची गोष्ट आहे तुम्हाला पाच सहा मुले झाली तर त्यांना शिक्षण कसे देणार त्याची इतर काळजी कशी घेणार मला वाटते ही चढती भाजणीच्या ऐवजी उत्तरणी भाजणी आहे तेव्हा स्त्री पुरुषांचे जी, पशुप्रमाणे जीवन घालविणे माणूस किला सोडू नाही या गोष्टीचा तुम्ही अवश्य विचार करा